अध्याय तीनशे सत्तेचाळीसावा हजग्रीवावतार वर्णन शौनक म्हणतात हे सवते तुझे मुखातून आम्ही त्या परमात्म्याचे महात्म्य व नरनारायण रूपाने धर्मग्रुही त्यांचे झालेले जन्म याचा इतिहास ऐकला त्याचप्रमाणे पूर्वकाली परमात्म्याने महावरा अवतार घेऊन पिंडदान करण्याची पद्धती घातली हेही आम्ही ऐकले आणि प्रवृत्ती व निवृत्ती या संबंधात कोणी कसे वागावे याविषयी सांगितलेली ही ऐकली पण हे निष्पा तू कथेचे ओघात एकदा असे बोलून गेलास की महासागराचे ईशान्य कोणास भगवान परमेष्ठी ब्रह्मदेव याने हव्यकव्य भोगता जो परमात्मा विष्णू त्याचे हयशिरारूप पाहिले तर हे बुद्धिमत् श्रेष्ठा थोरान ही अपूर्व वटनारे हे शीरा रूप त्या लोकधारक हरी ने पूर्वी कशा निमित्ताने निर्माण के लिए प्रभाव काय पुण्यकारक सर्व देवांतून श्रेष्ठ व अपार तेजस्वी असे अद्भुत हयशीरारूप दृष्टि पड़ ब्रह्मदेवा ने काम संग महामते आम्हास महापुरुषासंबंधी ज्ञानापासून उत्पन्न झालेला फार दिवसांपासूनचा हा संशय आहे तो तू उलगडून सांग हे ब्रह्मन तू पवित्र कथा सांगून आम्हास पावन केले आहेस चौथी उत्तर करतो हे शव भगवान व्यासांनी राजा परीक्षिताला याबाबतीत वेदाला संमत असा जो पुरातन इतिहास सांगितला तोच सर्व मी तुम्हा सांगतो ऋषी हो परमात्म्याने हयशिरा रूप धारण केल्याचे ऐकताच परीक्षितालाही असाच संशय उत्पन्न होऊन त्याने हाच प्रश्न केला होता जन्मेजय म्हणाला भगवन अश्वशिर धारण केलेले जे परमात्म्याचे रूप ब्रह्मदेवाचे दृष्टीस पडले ते तसले रूप कोणत्या निमित्तास्तव प्रकट झाले होते ते मला सांगा वैशंपायन सांगतात हे प्रजानाथा इहलोकी जेवड़े मिलन देहधारी सत्व कि प्राणी सर्व ईश्वरी संकल्पापास उत्पन्न पंचमहाभूत योगा ने व्याप्त कारण सर्वशक्ति विराटरूपी नारायण हाच यह अखिल जगा निर्माण करता है सर्व भूतान से अंतरयामी तो भक्त अभिष्ट वर तो निर्गुण तो सगुण ही तो होत आता है राजश्रेष्ठा या महाभूतांचा अत्यंतिक लय कसा झाला तो ऐक प्रथम धरणी ही सर्वत्र एकच एक होऊन गेलेल्या अशा समुद्र जलात लीन झाली नंतर ते सर्व जल रूप झाले पुढे तेज वायू रूप झाले नंतर तो सर्व वायू आकाशात लीन झाला मागून ते आकाश मनाचे मागे गेले म्हणजे त्यात लीन झाले नंतर ते मन व्यक्तात लीन झाले आणि व्यक्त अव्यक्त अव्यक्ततेला गेली मग ही पुरुषात लीन झाले आणि तो पुरुषही सर्वव्यापक परब्रह्मात लीन झाला अशी जेव्हा स्थिती झाली तेव्हा सर्वत्र तम भरून राहिले व त्यामुळे अर्थात कोणतीच गोष्ट समजेनासे झाले मग त्या तमातून जगत्कारणभूत परमो परमव्योमाख्य ब्रह्म हे उत्पन्न झाले आता हे तम कोठून आले म्हणशील तर ज्याप्रमाणे दोरीवर सर्प त्याप्रमाणे चैतन्याचे ठिकाणी हे मूळपासून शाश्वततेचेच अध्यस्त झाले आहे असो मग हे परमव्योमाख्य ब्रह्म पुरुष शरीराचा आश्रय केल्याने विश्वातील सर्व नामरूपात्मक वस्तुरूपाने विस्तरले यालाच अनिरुद्ध किंवा प्रधान असे म्हणतात म्हणजे हे राजश्रेष्ठा त्रिगुणात्मक जे अव्यक्त तेच हे असो या समयी समर्थ भगवान विश्वक्षेन देव हरी निर्विशेष वृत्ती सहित योग निद्रा धारण करून जला शयन करीत होता आणि पडल्या पडल्या विचित्र व बहुगुणात्मक अशा भावी जगताचे उत्पत्तीसंबंधी विचार करीत होता याप्रमाणे तो सृष्टीचा विचार करीत असता आत्म्याचा गुण घेऊन त्यापासून महत्तत्व हे उत्पन्न झाले व त्या महत्त्वापासून अहंकार उद्भवला सर्व लोकांचा पितामह भगवान हिरण्यगर्भ चतुर्मुख ब्रह्मदेव हाच या प्रकारे हा कमलनेत्र तेजस्वी सनातन ब्रह्मा सहस्र पद्मांनी युक्त अशा कमलात अनिरुद्धापासून उत्पन्न होऊन त्या कमलातच बसला असता सर्व लोक जलमय झाले आहेत असे त्या अद्भुत तेजस्वी प्रभूच्या दृष्टीस पडली ती लोकांची अवस्था पाहून त्या ने सत्व गुणाचा आश्रय करून भूत समुदाय स्वरूप सृष्टी उत्पन्न करण्याचा विचार मनात आणला तो जो तो तो, तो ज्या सूर्यकिरण तुल्य प्रकाशमान कमलावर बसला होता त्या कमलाचे एका पाकळीवर परमात्मा नारायण याने स्वत टाकलेले गुणयुक्त दोन जलबिंदू त्या रहित अशा सनातन ब्रह्माच्या दृष्टीस पडली या जलबिंदूंपैकी एक बिंदु फार तेजस्वी असून त्याचा वर्ण मधुप्रमाणे दिसत होता हाच बिंदू नारायणाचे आज्ञेवरून तमोगुण पूर्ण असा मधुनामक दैत्य बनला दुसरा जो जलबिंदू होता तो फार कठीण असून रजोगुणाने पूर्ण होता त्या बिंदू रजोगुणयुक्त कैटभनामक दैत्य बनला हा हा बिंदू रजोगुणयुक्त कैटभनामक दैत्य बनला मग हे रजस्तमोगुणयुक्त दोघेही श्रेष्ठ बलाढ्यदान हाती गदा घेऊन त्या कमलाचे देठाचे दिशेने धावत सुटले तो त्यास त्याच कमलात अमित तेजस्वी असा ब्रह्मदेव हा सुंदर असे मूर्तिमान चार वेद प्रथमच निर्माण करीत बसला आहे असे आढळले त्यावेळी ते बलाढ्य असुर वेदास पाहताच ब्रह्मदेवाचे देखत देखत दांडगाईने त्या सर्व वेदांना पकडून पळाले आणि त्या सनातन वेदांसह त्या ईशान्य महासमुद्रात घाईघाईने मुसंडी देऊन रसातलात प्रविष्ट झाले याप्रमाणे वेदांचे हरण झाले असता ब्रह्मदेवास काहीच सूचेनासे झाले नंतर जवळून वेद नाहीतसे झाले यामुळे तो ईशान परमात्म्याला उद्देशून असे बोलला ब्रह्मा म्हणाला वेद हे माझे सर्वात श्रेष्ठ असे डोळे होत वेद हेच श्रेष्ठ बल वेद हेच माझे श्रेष्ठ तेज वेद हेच माझे परब्रह्म असे असता या दानवांनी मजपासून दानगाईने माझे सर्व वेद हरण करून नेले आता वेदावाचून हे सर्व लोक मला अंधकारमय झाले आहे वेदावाचून मी आता उत्तम अशी लोकसृष्टी रचू तरी कशी अरे रे या वेदान से ना नाशाने मला केवड़े तरी तीव्र दुख होत है या दुखाने माझे हृदय व्यथित केवल शोकमये ये मी आज या शोकांडवाद बुड़ गेलो है आता माला कोण वर काढ़े मजे नहीं से वेद माला परत को देल इतका मी को लाड़ है हे बुद्धिमंता राज या प्रकारे ब्रह्मदेव विलाप करीत असता या संकटी परमात्मा हरी यांची स्तुती करावी अशी त्याला बुद्धी झाली आणि त्या समर्थ ब्रह्मदेवाने उभय हस्त जोडून अत्यंत श्रेष्ठ असे स्तोत्र केले ब्रह्मदेव म्हणाला हे ब्रह्महृदया हे मम पूर्वजा मी तुला ओंकारपूर्वक नमस्कार करतो हे लोकाद्य हे भुवनश्रेष्ठ हे साख्य योग हे प्रभो हे कार्यकारणजनक कार्यकारण जनका, हे अचिंत्या हे कल्याण मार्ग गामीन हे सर्वभूत हे सर्वभूतांतर्यामी हे अयोनिज लोकप्रकाशक व स्वयंभू असा जो तू त्या तुझ्या प्रसादापासून मी उत्पन्न झालो तुझपासूनच माझे द्विजपूजित असे प्रथमच म्हणजे मानस जन्माला आले त्यानंतर तुझपासूनच माझे फार प्राचीन काळी चाक्षुष जन्म झाले पुढे तुझे कृपेनेच माझे श्रेष्ठ असे तिसरे वाचिक जन्म झाले हे विभो त्यानंतर माझे चौथे जे श्रवणज जन्म तेही तुझपासून झाले पुढे पाचवे अत्युच्च असे जे नासत्य म्हणजे नाशिकापासून झालेले जन्म झाले तेही तुझपासूनच माझे आणखी एक म्हणजे सहावे जे अंडज जन्म तेही झाले आणि हे प्रभु माझे हे प्रस्तुतचे पाद्म म्हणजे कमलातून झालेले जन्म सातवे होय याप्रमाणे हे रहिता, हे पुंडरीकाक्षा प्रत्येक सृष्टीचे वेडी मीच तुझा सत्पगुण विशिष्ट असा प्रथम पुत्र होत असतो तू स्वयंकर्ता व स्वयंभू आहेस असे असून तुझेकडे ईश्वरत्वही आहे परंतु हे ईश्वरत्व म्हणजे एक प्रकारचा कर्मबंधच आहे वेद हेच ज्याचे चक्षू आहेत अशा प्रकारच्या मला तूच निर्माण केले असल्याने मी कालालाही जिंकू आहे परंतु अशा माझे ते नेत्रस्थानीय वेद हिरावून नेल्याने मी आंधळा होऊन पडलो आहे याकरता हे भगवन आपण तरी जागे व्हा आणि माझे वेदरूपी डोळे मला परत द्या मी आपला प्रिय पुत्र आहे आणि माझेही आपणावर अत्यंत प्रेम आहे या ब्रह्मदेवा ने स्तुती के लिए अस्ता, तो सर्वतोमुख परमपुरुष झोपड़ वेद कार्या उद्युप्त हो बसला नंतर आपल्या योग सामर्थ्याने त्याने एक नवे हयग्रीव शरीर धारण के हे शरीर मोठे नाकेले कांति चंद्राप्रमा होती या शरीरा वेदां वस्तिस्थान अत्यंत शुभ्रवर्ण अश्वाते शीर्ष होते हे शरीर इतके विशाल होते की नक्षत्रे व तारका यांनी युक्त जी देऊ ती त्याला मस्तकाचे ठिकाणी होती या शरीराचे केश लाम सडक असून सूर्यकिरणांप्रमाणे झळकत होते आकाश आणि पाताळ हे या शरीराला कर्णस्थानी होते आणि भूतधात्री जी पृथ्वी ती त्याला ललाटस्थानी होती गंगा व सरस्वती या नद्या त्याचे श्रोणीचे ठिकाणी होत्या महासमुद्र हे भ्रुकुटीस्थानी चंद्र सूर्य हे नेत्रस्थानी व संध्या ही त्याचे नाशिकास्थानी होती प्रणव हीच त्याची स्मृती व विद्युल्लता हीच त्याची जिव्हा होते हे राजा सोमप या संज्ञेचे जे पितर आहेत तेच याचे दंत होते आणि गोलोक व ब्रह्मलोक हे त्या विशाल रूपाचे खालवरचे ओठ होते आणि श्रेष्ठ गुणयुक्त अशी कालरात्री हीच त्याची ग्रीवा होती या प्रकारे अनेक मूर्तींनी वेष्टीत असे हे हयशिरारूप प्रकट करून तो विश्वेश प्रभु अंतर्धान पावला आणि रसातळी प्रविष्ट झाला रसातळी गेल्यावर स्वस्थ न बसता त्याने अत्यंत श्रेष्ठ अशा योगाचा आश्रय करून शिक्षाग्रंथात सांगितलेल्या नियमांमुळे स्वर काढून त्या सुरात मोकळेपणे साम आरंभले तो सूर कानाला फार स्निग्ध लागत असून सर्वभर गुंगारत राहिला तो इतका की त्याने सर्व रसातल भरून राहिले शिवाय त्या स्वरात भूत भूतमात्रांचे कल्याण करण्याचे सामर्थ्य होते तो शब्द कानी पडताच त्या उभय असुरांनी अमुक वेळपर्यंत तुम्ही येथून हलू नये अशा अर्थाच्या कराराने त्या वेदास बांधून घेऊन त्या रसातलात येऊन तो गायनाचा स्वर जिकडून येत होता तिकडे धाव ठोकली इतक्यात त्या दैत्यांची हूल चुकवून या हयग्री व धारण करत्या हरीने रसातली असलेले ते सर्वही वेद आपले बरोबर घेऊन येऊन ब्रह्मदेवाचे स्वाधीन केले आणि पुन्हा पूर्ववत आपली मूल स्थिती म्हणजे योग स्थिती स्वीकारली मात्र तत्पूर्वी त्या महासमुद्राचे ईशान्य आपल्या त्या हयशिराची स्थापना करून ठेवली व त्यावेळेपासून हयग्रीव हा वेदांचे स्थान अशी प्रख्याती झाली इकडे त्या मधुकैट व उभय दानवांना कोणीच कोठे आढळ तेव्हा ते घाईघाईने जिथे वेदात सोडून गेले होते त्या स्थानी परत आले आणि पाहू लागले तो त्या स्थानी वेद नाही ते स्थळ केवळ शून्य होते ते पाहताच ते बलाढ्य दैत्य पुन अतिशय वेग धरून त्वरेने रसातलातून वर आले तेथे येतात तो तोच परमसमर्थ सर्वांचा अधिकर्ता अमित पराक्रमी व चंद्रतुल्य निर्मल प्रभेने युक्त असा पुरुष अनिरुद्ध रूपाने निद्रिस्त असलेला त्यांचे दृष्टीस पडला हा पुरुष सर्वतः तेजाचे ज्वालानी वेष्टित असलेल्या सर्प शरीरयुक्त शय्येवर पडला होता ही शय्या पाण्यावर केलेली असून त्या पुरुषाचे शरीराचे बरोबर प्रमाणाची होती है। या शय्येवर निजलेल्या त्या शुद्ध सत्व संपन्न व मनोहर क्रांतीयुक्त पुरुषाला पाहून ते राक्षस मोठमोठ्याने हसू लागले व रजस्तमांच्या भरात बोलले होयरे होय हा येथे पांढराशुभ्र पुरुष झोपी गेला आहे त्यानेच रसातलातून वेद हिरावून आणले असले पाहिजेत हा कोण कोणाचा आणि अशा सर्प शरीरावर का निजला आहे अशा प्रकारचे शब्द ते गरजत असता तेवढ्यानेच हरी जागा झाला जागा होताना हे असुर युद्धार्थी आहेत हे त्या पुरुषोत्तमाने अगोदरच जाणले होते मग त्या असुराकडे एक वार पाहतानाच परमात्म्याने युद्ध करण्याचे मनावर घेतले नंतर त्या उभयतांचे व नारायणाचे युद्ध झाले त्या युद्धात त्या मधुसूदनाने रजोगुण व तमोगुण यांनी व्यापून राहिलेले ते मधु व कैटभ असे उभयही असुर ब्रह्मदेवाचे दुःख दूर करण्यासाठी ठार केले या प्रकारे त्या उभय असुरांचा वध व वेदांचे अपहरण करून त्या पुरुषोत्तमाने ब्रह्मदेवाचा शोक दूर केला मग वेदांचे सहाय्य व श्रीहरीचे पाठबळ मिळाल्यामुळे ब्रह्मदेवाने सर्व स्थावरजंगम लोक निर्माण करण्यास आरंभ केला श्रीहरी ब्रह्मदेवाला सृष्ट्युत्पादनात कुशल अशी उत्तम मती देऊन आल्या ठिकाणी अंतर्धान पावला याप्रमाणे श्रीहरीने हयशिराचे रूप धारण करून त्या दानवांचा वध केला व जगतात प्रवृत्तीरूप धर्म चालू राहावा म्हणून त्याच हयग्रीवातनूचे पुनरपी ग्रहण केले महाभाग हरिने हयग्रीव रूप धारण केल्याचा वृत्तांत असा आहे हे परमेश्वराचे रूप फार पुरातन वो वरदायक असे आहे जो ब्राह्मण हे हयग्रीवाख्यान सर्वदा श्रवण करील किंवा चित्तात धारण करील त्याचे वेदाध्ययन कधीही नष्ट होणार नाही वेदाचे कानी हे हयग्रीव रूप इतके साधक आहे की गालवऋषीने श्री शंकराने दाखवलेल्या मार्गाने याच रूपाने आराधन करून वेदातील क्रम नामक विकृतीचे ज्ञान संपा हे राजा तू मला माला प्रश्न चलास मी तुला फार प्राचीन व वेदमान्य हयग्रीवाख्यान संगित या आख्याना तुझे अे लक्षाई कि परम्मा ज्यादा जी कामगिरी पड़ेल का कामगिरी सोईस्कर पड़े तूप आप विकार पवन घतो हा श्रीमान हरी वेदां भांडार है हा तपा निधि है आज योग आहे सांख्यही हाच होय हाच श्रेष्ठ ब्रह्म किंवा परब्रह्म व हवीरूपही हाच समर्थ हरी होय वेद तरी या नारायणाचेच वर्णन करतात यज्ञ तरी या नारायणाचे निमित्तानेच केले जातात तपाचे तात्पर्य तरी नारायणाप्रप्तीच व मोक्षाचा पल्ला तरी नारायणापर्यंतच सत्य तरी नारायण स्वरूपच आहे व मनोगत सत्यसंकल्पही नारायणात्मकच आहे ज्यामुळे पुनरावृत्ती खुंटते असला जो मोक्ष रूप धर्म तो तरी नारायण परच बरे त्याचे उलट जो प्रवृत्ती लक्षण धर्म तोही नारायण रूपच होय तत्वाचे ठिकाणी असणारा जो उत्तम गंध तो नारायणात्मकच मानला आहे जलतत्वाचा गुण जो रस तोही नारायण रूपच ज्योतीचे परमस्वरूप तेज तेही नारायणच वायूचा गुण जो स्पर्श तोही नारायणात्मकच आकाशापासून उद्भवणारा गुण जो शब्द तोही नारायण स्वरूपच अव्यक्त गुण हे ज्याचे लक्षण आहे ते मन मनही नारायणच आहे सूर्याधिक तेजोगोलांची गती दर्शवणारा जो काल तोही नारायणात्मकच आहे कीर्ती श्री लक्ष्मी इत्यादी देवताही नारायणकरच सांख्य व योगही नारायणात्मकच आहेत या सृष्टीतील कोणत्याही वस्तू निर्माण होण्याला कारणीभूत असणारी जी प्रकृती पुरुष स्वभाव कर्म व दैव ही पाचही नारायण स्वरूपच कोणतीही गोष्ट घडण्यास अधिष्ठान म्हणजे आश्रयथान कर्ता नानाविध करणे म्हणजे साधने अनेक प्रकारच्या चेष्टा किंवा क्रिया आणि पाचवे दैव अशा कारणात्मक पाच गोष्टी शास्त्राने धरल्या आहेत ही जी पाच कारणे गडून दाखवली ती पाचही हरीच नकला असून यावत वस्तूंचा अखेरचा आश्रय तोच आहे चारही बाजूंचे पुरावे तपापासून तत्वाचा निश्चय जाणू पाहणारे जो कोणी आहेत अशांच्या निर्णयात हा योगेश्वर प्रभू नारायण श्रीहरी हेच काय एक तत्व आहे असे ठरले आहे हा केशव सर्व लोकांसह ब्रह्मादी देव महात्म्य ऋषी सांख्यवेते योगी आत्मवेत्य यती या सर्वांचे इंगित जाणतो पण त्या केशवाचे इंगित या मंडळीला कळत नाही सर्वही लोकात जे कोणी काही देवांचे किंवा पितरांचे उद्देशाने कर्म करतात किंवा दाने देतात अथवा तीव्र तपे तपतात त्यांच्या सर्व क्रियांचा आधार विष्णूच आहे हा विष्णू आपले ऐश्वर्याचा आश्रय करून भूतमात्रात वस्ती धरून असल्यामुळे यालाच वासुदेव असे म्हणतात हा विष्णू सनातन व परमेष्ठ महर्षी आहे परमश्रेष्ठ महर्षी आहे त्याचे ऐश्वर अचाक आहे त्याला निर्गुण अशी संज्ञ आहे तथापि काल ज्याप्रमाणे त्या त्या ऋतूत त्यात्या त्या ऋतुचर्येशी संयुक्त होतो त्याचप्रमाणे हाही गुणांशी सत्वर संयोग पावतो या महात्म्याची येथे कोणाला गतीही समजत नाही किंवा अगतीही समजत नाही मात्र केवळ ज्ञानमय बनलेले जे कोणी महर्षी आहेत अशांना हा गुणाधिक पुरुष सर्वदा गोचर होतो ओम तत्स